त्या व्यतिरिक्त जर अन्य कुठलीही वस्तू स्वीकृत नाही तर तिचा विकार ही दुसरी वस्तू आलीच कुठून म्हणून सिद्धी होत नाही म्हणूनच ब्रह्म परिणामवाद कुठल्याही परिस्थितीत युक्तिसंगत ठरत नाही शक्ती परिणामवादात तर अशा प्रकारचा कुठलाच दोष स्पर्श करीत नाही ब्रह्म अविकृतच राहते त्याची घटन अघटन अघटन घटन पटी शक्ती कुठे तरी अणुअने आणि कुठे कुठे छाया अंशाने ब्रह्मांड रूपात परिणत झाली आहे ब्रह्माची इच्छा झाली की जीव जगत व्हावे आणि लगेचच त्याच्या परिशक्तीगत जीवशक्तीने अनंत जीवांना प्रकट केले ब्रह्माची इच्छा झाली कि जड जगत व्हावे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 त्याची जी इच्छा होते ती संस्पर्शाने होते। जीवास निरंकुश ब्रह्म लक्षण है ती ब्रह्मा शक्ति पास अथक अच्छा ब्रह्मा की इच्छा ब्रह्म ऐसी स्वरूप है नहीं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 समस्त वेदांना धुंडाळून मायावादींनी त्यातील चार वाक्यास आपल्या पक्षामध्ये गणले आहे ते या वाक्यास महावाक्य म्हणतात ही चार, चार वेद वाक्य अशी आहेत सर्व खलविद सर्व खलविद ब्रह्म नेह नानास्तिकिंचन नाना प्रज्ञाम ब्रह्म तत्वमसी श्वेतकेतो अहम ब्रह्मासमी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 बहुनाम यो विधाती काक्यामध्ये वस्तूचे नानत्व आणि केला गेला आहे त्यांच्या ज्ञान बल आणि क्रियांचा विचार केला गेला आहे प्रज्ञान प्रज्ञाम ब्रह्म या वाक्यात ज्या प्रज्ञास ब्रह्मासोबत एक मानलेले आहे त्या प्रा शब्दाचा व्यवहार या वाक्यात ज्या ब्रह्मासोबत एक्याची शिकवण दिली गेली आहे त्या संबंधी बृहतार ब्रुधार, बृहदारण्य कोम उपनिषदामध्ये अशा प्रकारे म्हटले गेले आहे अथ ये क्षर कार ज्ञान प्राप्त व्यक्ती शेवटी भगवत भक्ती प्राप्त करून ब्राह्मण होतात अहम ब्रह्मास्मे या वाक्यात ज्या विद्याची प्रतिष्ठा आहे ती विद्या जर शेवटी भक्तिरुपिणी नसेल तर अशा विद्येस इशोपनिषदात हे अविद्या तो भूय इव ते तमो यद्याम रत अर्थात अविद्येची उपासना करून जो आत्म्याचे चिन्मयत्व जाणत नाही तो घोर अंधकारात प्रवेश करतो जे अविद्येचा परित्याग करतात परंतु जी वास न जाणून ब्रह्म मानतात ते त्याहूनही अधिक अंधकारात प्रवेश करतात बाबा वेदशास्त्र अपार आहेत प्रत्येक उपनिषदाच्या प्रत्येक मंत्राचा वेगवेगळ्या विचार करून विचार करून पुन्हा त्या सगळ्यांचे सम समष्टीगत विवेचन केल्याने वेदांचा यथार्थ अर्थ जाणला जाऊ शकतो प्रादेशिक वाक्यास घेऊन ओढाताण केल्याने एक ना एक उमत तर बाहेर येणारच म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी वेदांचे सर्वांगीण विवेचन करून जीव आणि जडाचा श्रीहरी अचिंत्य परमतवाचा उपदेश केला आहे ब्रजनात अचिंत्य भेदाभेद तत्व वेदविहित मत आहे यास वेद प्रमाणासोबत योग्य रीतीने समजावून सांगण्याची कृपा करावी बाबाजी सर्व खल्विदं सदैव एकमेव एव सदेव भगवान योनी स्वभावनधीतिष्टतेक इत्यादी अनेक वेद मंत्र आहेत ज्या योगे अभेदाचे प्रतिपादन होते आता वेद समर्थक मंत्र ऐक ओम ब्रह्म महात्म विभू मोचती गुहया परमो व्यम सुअ्रुते सर्वाण काम सह ब्रह्मणा विपशिता पर कि जयो जयित तेनेदम पूर्णपुर प्रधान क्षेत्रपतिश गणेश आत्मा विवृणुते तणु स्वाम तमाुर्ग्र ग्रय पुर महात्म यथा तथ्य तो अर्थ व्यद्या नैतेदशक विद्या तू यदक्षिमिती अद्वा इदमग्र आसित ततो वै सजायत सदजायत तदात्म मान स्वयं कुरुत तस्मा तत् सुत मुच्यतिनीत्या सर्वृदेत ब्रम्हया ब्रमयामात्मा ब्रह्मसो अय महात्मा चतुष्पात अयम आत्मा सर्वेशाम भूताना वेदशास्त्र सर्वांग सुंदर आहेत वेदांचे कुठलेच अंग परित्याग करण्यासारखे नाही नित्यभेद सत्य आहे आणि अनित्य नि, अभेद ही सत्य आहे युगपत उभय तत्व सत्य असल्याने भेद आणि अभेद उभयनिष्ठ अनेक श्रुती विद्यमान आहेत हा युगपत भेदाभेद अचिंत्य आहे अर्थात मानव चिंते चिंतेच्याही पलीकडे आहे याविषयी तर्कवितर्क केल्याने प्रमाण होतो वेदांमध्ये जेथे जेथे जे, जे, जे, जे, जे, जे काही सांगितले गेले आहे ते सर्व सत्य आहे आपली बुद्धी अत्यंत शुद्ध असल्यामुळे त्याचा सम्यक अर्थ समजण्यास आपण असमर्थ आहोत म्हणून वेदार्थाची अवज्ञा करू नये नैषा तर्केण वेदच या श्रुती मंत्राद्वारे हे स्पष्ट सांगत आहेत की परमेश्वराची शक्ती अचिंत्य आहे त्यात युक्तिवाद लावू नये श्री महाभारतात म्हणतात पुराणम मानवो धर्म सांगवेद चिकित्सित म्हणून अचिंत्यभेकोनातूनही अचिंत्यभेदाच्या अतिरिक्त कुठलाही सिद्धांत दिसत नाही अचिंत्य भेदाभेद स्वीकार स्वीकारल्याने भेद प्रतिती नित्य होईल या प्रतितीशिवाय जीवांचे श्रेष्ठ प्रयोजन प्रीती कशा कशाही प्रकारे सिद्ध होत ब्रजनात प्रीतीचे श्रेष्ठ प्रयोजन आहे याचे प्रमाण व युक्ती काय आहे बाबाजी वेदांमध्ये म्हटले गेले आहे यह सर्व भूतर भूतर्विभाती विजानन विद्वान भवते नातिवादी, वादी आत्म कि क्रीड आत्मरती ब्रह्म विदा वरिष्ठ अर्थात ब्रह्मभीतांमध्ये ब्रह्माच्या सानकारांमध्ये श्रेष्ठ पुरुष आत्मरती आणि आत्मक्रिय होऊन प्रेमाच्या क्रियेद्वारे लक्षित होतात ती रतीच प्रीती आहे म्हणतात न वा अरे सर्व कामाय सर्व प्रियम्यात मनस्तू कामाय सर्व प्रियम भवती उक्त मंत्राद्वारे हे जानले जाऊ शकते की प्रीती जीवाचे मुख्य प्रयोजन आहे बाबा वेद आणि श्रीमद भागवत आदी पुराणांमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत प्राण्यात यश आकाश आनंद एष हे व्याव नंदयती तैती रियो उपनिषदित आनंद प्रीतीचा पर्या पर्यारपाची शब्द आहे जीव मात्र आनंदाकरता चेष्टा करतात मुमुक्ष व्यक्ती मोक्षासच आनंद मानतात म्हणूनच ते मोक्षा करीता वेळेपिसे होतात भोगी भुभुक्ष म्हणूनच हे लोक विषयभोगांच्या मागे मागेच धावत राहतात आनंद प्राप्तीची आशाच त्यांना त्या त्या कार्यामध्ये प्रवृत्त करीत असते भक्त देखील कृष्ण सेवानंद करता प्रयत्नशील आहेत म्हणून सर्व प्रकारचे लोक प्रीतीचाच शोध घेत असतात इतकेच काय तर ते प्रीती करीता शरीरही सोडण्यास तयार असतात सिद्धांत हा आहे की प्रीती सर्वांचे मुख्य प्रयोजन आहे यास कुणीही असू शकत नाही मग तो नास्तिक असो वा अथवा कर्मी असो वा ज्ञानी सकाम असो वा निष्काम सर्वच जण एकमात्र प्रीतीच्या शोधात राहतात परंतु अन्वेषण केल्यानेच प्रीती भेटेल असेही नाही कर्मवाद स्वर्गलोकातून चित होतात तेव्हा ते आपली चूक जाणतात मनुष्य धन पुत्र यश आणि बळ प्राप्त करून त्यात प्रीतीचा आभाव पाहून पुन्हा स्वर्गसुखाची कल्पना करतात स्वर्ग सुख स्वर्गातून सारी सुखे अस्थायी आणि अनित्य आहेत तेव्हा ते भाते या सुखांपासून विरक्त होऊन ब्रह्मनिर्वाणाच्या अनुसंधानात तत्परतेने रत होतात परंतु ब्रह्मनिर्वाणातही जेव्हा आनंदाचा अभाव पाहतात ते तटस्थ होऊन दुसऱ्या कुठल्या पथाचा शोध घेतात ज्या योग्य अनुभव कोण करील जेव्हा माझा मीच राहत नाही तेव्हा मग ब्रह्माचा अनुभव कोण करणार ब्रह्म आनंद असूनही भोगत्याच्या अभावात निरर्थक आहे या दशेमध्ये आनंद आहे वा नाही या विषयासंबंधी सिद्धांताचे प्रयोजनच काय राहिले मी छान सोबतच माझेही अस्तित्व लोप झाले माझे आणखीन राहिलेस काय ज्यातून सुख व आनंद आहे काहीच नाही जर असे म्हटले की ब्रह्मरूप मी राहिला तर असे म्हणणे ठीक नाही कारण ब्रह्मरूप मी नित्यच आहे त्याकरिता साधन आणि सिद्धी सर्व काही बेकार आहे म्हणून ब्रह्मनिर्वाणात प्रीती सिद्धी सिद्ध नसते जरी असली तरीही आकाश कुसुमाप्रमाणे मध्ये केवळ प्रयोजन पाहिली जाते भक्तीची चरमावस्थाच प्रीती आहे तीच प्रीती नित्य आहे शुद्ध जीव नित्य आहे शुद्ध शुद्ध कृष्ण देखील नित्य आहेत आणि शुद्ध प्रीती सुद्धा नित्य आहे म्हणूनच अचिंत्य भेदाभेद स्वीकृत झाल्यानेच प्रेमाची नित्यता सिद्ध होते अन्यथा जीवाची चरम प्रयोजन रूप प्रीती अनित्य होऊन जाते आणि त्याची सत्ता ही लुप्त होते म्हणूनच समस्त शास्त्रामध्ये अचिंत्यभे अचिंत्यभेदा सत्यसिद्धांताची स्पुष्टी केली गेली आहे या व्यतिरिक्त सर्व वाद केवळ मतवाद आहेत ब्रजनात प्रेमतत्वाचे चिंतन करता करता परमानंदात विभोर होऊन घरी परतले अठरावा अध्याय समाप्त